तर पहिल्या सत्रात आपण मराठीतले फिक्शन खरोखरच मरतीये का याच्याबद्दल थोडी थोडी म्हणजे जिकार चर्चा केली तिकडून दुसऱ्या टप्प्याकडे यायचंय आणि मला गेल्या पंचवीस तीस वर्षातल्या महत्वाच्या फिक्शन बद्दल बोलण्यात खूप इंटरेस्ट आहे तर फार प्रस्तावना न करता आपण थेट सुरुच करूया मी प्रश्न विचारणारे की आ, ह्या गेल्या वीस पंचवीस वर्षात म्हणजे साधारण नव्वद ते आत्ता आतापर्यंत मराठीतली अतिशय महत्वाची फिक्शन कथा आणि कादंबऱ्या दोन्ही आल्या अशी कुठली वाटते आणि का आदित्य ला प्रश्न आहे ना ओके मला गेल्या तीस वर्षातल्या फिक्षणच्या बाबत महत्वाची वाटणारी पुस्तकं म्हणण्यापेक्षा एक विशेष जोंद्रा आहे तो म्हणजे बदलत्या शहरांवर भाष्य करणारी फिक्षण म्हणजे जयंत पवारांचा कथासंग्रह आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या आसाराम लोंपे त्याच्यानंतर बालाजी कथा कथासंग्रह वगैरे किरण गुरव हे महत्वाचं नाव आहे तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की आपण मगाशी ज्या बदलांबद्दल बोलत होतो आणि ते बदल यायला पाहिजेत आणि ते येतात का असा प्रश्न आपण त्यावेळेला मांडला होता आणि यांच्या कथांकडे आणि कादंबऱ्यांकडे बघितलं की असं वाटतं की म्हणजे हा हा बदल आहे तो म्हणजे आणण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला आहे आणि ही ही जी शिक्षण आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच वेळेला रंजक आहे आणि दुसऱ्या बाजूनी बघायचं झालं तर जे शहरी म्हणाव्याचे लेखक आहेत त्यांच्याही शिक्षण वर या बदलांचा परिणाम होताना आपल्याला दिसतो की म्हणजे गणेश मस्तारी प्रणाव झाले आणि असे हे मुख्यतः शहरी जीवनावर लिहिणार आहेत लोक तर हा हा जो एक आ, आ, हा जो एक भाग आहे हा खूप चांगला आहे आणि आपण त्याच्याबद्दल मगाशी बोलत होतो की एक एका म्हणजे एका, एका प्रवाहात एका भाषेच्या एक शिक्षणच्या प्रवाहात वेगवेगळे वे आवाज सामील व्हायला पाहिजे तर त्याची ही सुरुवात आहे आणि असंच आणि जर तो वाचक वर्ग शहरांच्या बाहेर विस्तारणार असेल तर हा प्रवाह आणखी मोठा होत जाईल मला आदित्य म्हणजे आदित्यनाथचा मुद्दा मला त्याला नोंदन आहे त्यात मला चाळेगटची पण वर्गाला विषयी वा वाटते एका अर्थी चाळेगत थोड कोसला प्रभाव आहे आणि त्यात त्यांनी पण केलेला आहे पण त्यात त्यांनी जो अं जिल्ह्यातल्या राजकारणाचा किंवा एकंदरीत जी अनुदार आ, अनुदार दृष्टिकोन जो आता आपल्याला दिसतो त्याचा त्यांनी दहा एक वर्षांपूर्वी वेध घेतला होता तो पण मला अं निर्थाने महत्वाचा वाटतो तसं किरण हा त्याप्रमाणे ही कादंबरी राजकीय सुद्धा आहे आणि वैयक्तिक सुद्धा आहे तर तो थी, थी तो, सा, तो सांधा आणि काळाच्या पुढे होते असं म्हणता येणार नाही पण ती जी बदल जी नस होती त्या काळातली दोन हजार आठ नऊतः आणि आपण एकोणीशे नव्वद ते पंच्याण्णवच्या कालखंडा म्हणजे उदारीकरण खासगीकरण जागतिकीकरण हे आपण बोलतो पण त्याच बरोबर दोन हजार आठ नऊ दहाचा जो कालखंड होता म्हणजे जागतिक जा। मंदिर आली होती अनेक कुलथा परठी करत होत्या तर त्याचा तितकासा तितकशी तित, तित, तित दखलवण फारशी घेतो असं दिसत नाही मराठीमध्ये तर त्या कालखंडात ते ही कादंबरी आहे आणि जरी ती थोडीफारसाली असली जा, जा, तरुण पुरुष आणि लैंग दृष्ट्या फ्रस्ट्रेटेड किंवा आर्थिकदृष्ट्या फ्रस्ट्रॅक्टेड तरीही ती त्याच वेळे त्याच वेळेला राजकारणाचा लोक कसे बदलत गेले एकेकाळी तत्वनिष्ठ होते त्यांच्या मर्यादा काय होते आणि त्यातनं पोटच्या दशकात जे राजकारण आणि समाजकार आपण पाहतो ते कसं बदलत गेलं याची चुलूक त्यातनं दिसून येते अजून पुस्तक वाटत किरण पुस्तकं महत्वाची हा म्हणजे आधी आणि नंदनने जो मुद्दा मांडला की काही खूपच चांगली अशी पुस्तकं आली ज्यात माझ्या शहरातल्या जीवनाबाहेर जे काही बाकी ठिकाणी बदल घडतात ग्रामीण भागात जो क्रायसिस ऑफ ऍक्सपिरेशन निर्माण झाला ती त्यांना कळत असू शकतं हवं असू शकतं उपभोगलं जाऊ शकतं पण त्यांच्याकडच्या अर्थव्यवस्थेच्या मर्यादा आहे त्यातनं सगळ्या जो येणारा संघर्ष आहे ते मांडणाऱ्या काही जबरदस्त कादंबऱ्या आय मराठीत आल्या म्हणजे बारंबार याच कालखंडातली का मला माहीत नाही पण ती खूप आवडलेली आहे आणि त्यांचा कथासंग्रह पण घास म्हणून जो आहे तो मला वाटतं खूपच जबरदस्त आहे म्हणजे त्यात कथा आहेत त्यांच्या आणि त्यातले शब्द किंवा त्यातले जे काही पट आहेत ते पण अगदी खास त्यांच्या त्या ग्रामीण ह्याच्याशी जुळणाऱ्या असतात त्यानंतर म्हणजे मी नावच सांगेन म्हणजे स्वतः माझ्या नंदन आणि आदित्य पुरेस त्याच तात्विक शे मांडलेलं आहे आणि एक निषाणी डावांगा पण मला फार अव्वल कादंबरी वाटते म्हणजे त्यात जे काही त्याच हे होत जे मिशन ते सगळं अभियान ते ज्या प्रकारे त्याचा बोजवाला वाजवला जाऊ शकतो म्हणजे ते त्यांनी फारच म्हणजे फारच जबरदस्त मांडलं जसं मला वाटतं म्हणजे कादंबरी राजकीय म्हणता येईल किंवा काही त्याला म्हणजे जसं ती हिंदीतली आपण राज दरबारी म्हणतो तसं ही हु। एक अव्वल सिमिकल पद्धतीने लिहिलेली कादंबरी असावी निशाणे लावां असं मला वाटतं म्हणजे पुढे अंडर एप्रिशिएटेड असायचं जो चित्रपट पण आला खरत तोही फार चांगला आला होता त्याच्यामुळे त्यानंतर आनंद मिनकरांची अवकाळी पावसाळ्या दरम्यान गोष्ट ती पण मला खूप आवडली म्हणजे जरी त्यात म्हणजे त्यातही ज्यांनी कथा नाट्य ही गोष्ट आणली होती म्हणजे ते कावळ्यांना वीज झालायचा प्रकार आणि ते मरून पडलेले असतात ते मला फार भारी वाटलं जाते मला असं असं वाटलं नव्हतं असं करता येतं म्हणून बेसिकली किंवा असा विचारता तो आला होता की त्याला कुत्र्याला मारल्यामुळे तो वैतागतो आणि तो करतो आठवत असेल तर काही ते म्हणजे ते फार विलक्षण होत कावळ्यांवरती तो राग काढावे तर होतो मग गावात ते कावळे मरून पडले आणि गावातल्या सगळ्या ह्याच्यावरती त्याचे भाष्य असेल म्हणजे ती एक मला वाटते आणि जयंत पवारांच्या कथा बेसिकली म्हणजे मुंबईतल्या चाळीतलं जे वर्णन वगैरे आलं त्याला ते फार भारी वाटलं आय थिंक मला नाव आठ नेमका दुसरा कोण नाही वाचलंय मी हे पहिलंच वाचलंय जे तेव्हा फारच म्हणजे शहरातल्या ह्याचा विचार द्या मला विशेष पाहण्याचं भरकटेश्वर थोडंफार आवडलं होतं पण ते नंतर तेवढं काही माझ्यात चायच म्हणजे खरोखरच वेगळी ब्लॉक पोस्ट पण येईल त्यातला तो, तो सुरुवातीचा भाग वाचना तर मला फारच आवडलं होतं ते शंकासूर आणि त्याच्या सगळ्या ह्यातनं तो जो प्रयोग करायला बघतो तू चाळीग हा हा चाळीगत चाळीगत या दोघांनी उल्लेख केला अभिनंदनांच्या कादंबरी तेवढी अपेक्षा उतरली नाही असं मला वाटतं काहीतरी कोंबडेकर मावले आता काय बांदेकरांची अवधूत डोंगरेची पण एक कादंबरी मला थोडी लक्षात राहिली भिंतीवरचा चष्मा म्हणजे एकतर ती अशा भूगोलात घडते जिथे सहनपणे मराठी म्हणजे ते आय थिंक मिझोराम मध्ये एका एजॉल मध्ये हा ती कादंबरी करते म्हणजे कोणतरी एक प्राध्यापक तिथल्या एका संशोधन संस्थेत जातो आणि त्याला येणाऱ्या आठवणी म्हणजे बारा त्याच्यासाठी पण ती काही लक्षात राहिली असावी की भूगोल काय आहे त्या कादंबरी अर्थाने म्हणजे मराठी कादंबरी ही वेगळ्या भौगोलिक क्षेत्राबाबत लिहिली जाते असंही फार कमी घडतं अनेकदा म्हणजे ंगरण आहे की बाबा ते जरी ती मराठी कादंबरी जर बराचसा भाग वेगळीकडेच घडत किंवा हा एक्झॅक्टली आनंद सामंतांच्या कादंबरीची जी आहे त्यातली तसं म्हणजे पण ती त्याची ह्याची पण एक स्वतःची शैली आहे अवधूत डोंगरेची असं तो अलिप्त असल्यासारखा किंवा असं निर्विकारपणे काही लिहायला जातो त्याची थोडीशी डाबी डाबी विचारसरणी पण तो असं ते काही एक जर सोडत नाहीत म्हणजे अनिल बर्वे गुरुजांच्या कादंबऱ्यांमधलं जसं आपल्याला पूर्णपणे त्याच अनुषंगाने गोष्टी सांगायला बघायची तसं त्याचं नाही आहे का मी म्हणजे असं विचारतो एक्झॅक्टली पण त्यावेळेला वाचताना जाणवतो की ता नीगे ता नीगे ता तो अख्खा प्रपात कोसळतो आपल्यावर भावनेचा तसं डोंगरांचं नाही ते तसं एकदम थंडपणे व्हायला पुस्तकाबद्दल वाटत पण अलिप्तपणाचा आग्रह नको की एक्झॅक्टली मला भूमिकेसाठी टोकाचा आग्रह घेऊन जातो तरी त्यात येऊ दे काहीतरी बौद्धिक हे आहे जसं काय निवड हा मला जयंत पवार सॉरी नंदनपूर थोडफार त्यांचा म्हणता येईल असं थोडा विशेषतः त्यांचं कुठला ते पुस्तक आहे मला नेटचं आहे का हा नाही अवधव चौघर यांचं स्वतःला राईट राईट ती मेहबूर मधली होती ती ऐझॉन मधली होती कादंबरीवर चांगला म्हणतोय अच्छा अच्छा ओके ती आता काही वर्षापूर्वी झाली आणि मध्ये पान पाणी असं पण पान पाणी आणि प्रवाह आणि एकाले तीन संदर्भ नावाची होती ती पण मला फार आवडली बरोबर मेटा फिक्शन सारखी आहे का म्हणजे म्हणजे म्हणतात त्याला उदमेकहून त्याला चौथीपर्यंत तोडणं म्हणतात की म्हणजे हा हा एक प्रयोग भी करतोय जसं ताळेगतच्या सुरुवातला आपण ते जाणवत आणि जा मी याच्यामध्ये स्वामी आहात हे मला माहिती आहे पण म्हणजे हे त्यात यात असिपाळ्या शब्द वापरायचं ही आपली मिलीभगत आहे आणि आपण यु नो आपण या मर्जी प्रमाणेच आपण पुढे जातोय असं हा तो प्रयोग म्हणून तो तसं मला महत्वाचं होतं अलीकडे बऱ्याच पुस्तकात मला हे तुझे म्हणतोय की ब्रेकिंग दोर्थ ऑलचा प्रयोग मला खूप पुस्तकात केल्यासारखा जाणवतो एक, एक नाव मला सत्वाचं राहिलं होतं न्या डोळ्यांची मुलगी आणि समर खडसांची एक कथा आहे त्यांचा संग्रह बकऱ्याची बॉडी खड्यांची मुलगी शिल्पा का कर हो हो आणि हे दुसरं समर खडसांची ती कथा मला फार आवडली बाकीच्या खतशा मला त्याच त्याच केल्यासारख्या वाटल्या बकऱ्याची बॉडी म्हणून थोडेफार प्रयोग करायचं म्हणून करायचं असं वाटलं थोडं वाटलं पण हो पहिल्या कथेत तो एक असा अक्कलपणा थोडा होता म्हणजे आपल्याला माहितच नाही कोकणी मुसलमानांबाबत वगैरे फारसं काही आणि बरोबर एकदम ते आलं म्हणजे ती कथा येते अंगावर तशी आपल्या जे काही जाणवतं विषय कथा आहे हा बिर्या नाटक आलंय ते नाटक आलंय त्याच्यावर मुलगीवर इन्स्पायर्ड okay. आहे ओके अच्छा त्यांचं ते पुस्तक आहे नऊ चाळीसशी लोकल म्हणून कथा आहेत पण त्या त्यांचा जीव अगदीच छोटा आहे म्हणजे आणि त्यात पण म्हणजे प्रयोगासाठी प्रयोग या पलीकडे फारसा काही सापडत नाही पण त्याचा म्हणजे पाया नक्कीच म्हणजे आश्वासपटे असं वाटतं की जर कोनी तो एक हो एक शेव्टी -शेव्टी हो पर आय थिंक ते माझ्या मध्ये पहिला भाग बऱ्याचशा स्वतःच्या अनुभवांनी तारेगच होतं बांधेकर हो। त्यामुळे म्हणजे हो हो ते पोलीस घेऊनच फिरतात सोबत सिंधुदुर्गा तिकडेच त्या हो दावंतवाडी जवळपती गाव आहे त्यामुळे बरोबर तसं ते कांबळेचं पण आहे शिवभागामध्ये तिथे ती सगळी येते त्यामध्ये फार आय थिंक अक्कलपणे येतं आणि नंतर मग थोडस दिसायला लागते आणि मग थोडा बंगला म्हणजे भारतीय इंग्लिश मध्ये पण खूप घडतं हा एकच पुस्तक तो माणूस लिहितो एखादं आणि ते फार त्याच्या पहिल्या अनुभवांवर आलेलं असतं आणि नंतर मग ते कारागिरीकडे जातात अरुंधती रावचे उदाहरण आहे तुमच्या अगदी ऑफ स्मॉल थिंग तिच्या बालपणामुळे खूप इन्स्पायर झालेलं होतं अच्छा मला वाटतं सगळ्या प्रकारच्या फिक्शनमध्ये थोडंफार थोडं मागे जायचं तर नायपॉलांचं उदाहरण त्याच्या देता येईल कारण त्यांचं सुरुवातीची पुस्तकं होती म्हणजे हाऊसफोन्स विश्वास वगैरे त्यात बरेचसे आत्महत्य जाते तपशील होते सुरुवातीला म्हणजे फिक्शन आहे का त्यांचं नायपॉलांचं हो हो हा हाऊस ऑफ म्हणजे त्यांच्या वडिलांमधलंच त्यांनी दिलेलं आहे आणि वेस्ट इंडिजमधलं पण जस म्हणजे लेखक म्हणून अधिक लग्न गेले त्यात समाजशास्त्रीय भाग येत भाग येत गेला आणि म्हणजे त्यांची वादग्रस्त मतं होती किंवा सहिकरण वगैरे होत आणि मर्यादा आहेत त्यांच्यामध्ये पण म्हणजे एक लेखक म्हणून त्यांनी सुरवात तिथून केली पण त्या पलीकडे ते जाऊ शकले म्हणजे एकंदरीत अस्मिता किंवा त्यांचं त्यांचं तोंब माजवणं या पलीकडे ते एका मुक्ताहून त्याला लिवचण हे त्यांनी केलं म्हणा पण तो फरक म्हणजे मला महत्वाची पुस्तकं वाटतात की एकतर जयंत पवारांचा कथा विशेष करून कोण नाही कोणता आणि वरण भातुंचा त्याच्यात त्या सगळ्या कथांमध्ये मॅजिकल रिअलिझमचा एक स्पष्ट जाणवणारा धागा सगळ्या कथांमध्ये आहे हा प्रयोग फार लोकांनी केल्याचं मला आठवत नाही आणि जयंत पवारांच्या कथामध्ये तो प्रयोग प्रयोग म्हणून येत नाही तर ती गरजच आहे त्या कथेची त्या फॉर्मची जर ते नसेल तर ती कथा भुईसपाठ होईल असं स्पष्ट जाणवतून मिखळलेलं रहस्य नावाची एक कथा आहे त्या अतिशय उत्तम वाटतो ती ऍक्च्युली मला कमी आवडली होती पण आता म्हणजे परत वाचताना मला त्याच्यातून इतक्या वेगवेगळ्या शक्यता दिसल्या की अशा प्रकारचे फिक्षण आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा वाचत राहता आणि त्याच्यातून काहीतरी मिळत राहत असं फार आवडणार आणि तसंच विंकरन पण निसटलेले रस्ते हा मला वाटतं संतोष चिंत प्र पण तितक्या प्रमाणात नाही त्यांचं गुलाबी सीड पिंक हेडे हा आणि मला मनमान इंटरेस्ट पण तर त्यात म्हणजे तसं थोडा खबर किंचित वेगळा मुद्दा आहे ज्याला आपण जीवशास्त्रीय किंवा क्लायमेट चेंजवन म्हणतो तो थोडा आणतात आणि त्यात थोडं म्हणजे किंचित हॅपी एंडिंग स्वरूपाचं आहे पण ऍटलिस्ट एक वेगळा वेगळा भौगोलिक संदर्भ आणि जैवशास्त्री दृष्टीकोन इकॉलॉजिकल बॅकग्राऊंड जसं म्हणताय त्यात ते त्यांच्या लेखामध्ये नक्कीच महत्वाचं वाटतं मला थोडा तास जाणवतो त्याच्यामध्ये हो हो नक्कीच नक्कीच म्हणजे म्हणजे सुरुवात आश्वासक वाटते पण एक ठराविक म्हणजे कथेला शेवट असलाच पाहिजे किंवा त्यांचं गमतासाठी त्यांना पण त्यांच्या पस्ताने पण मान्य आहे की ही मर्यादा आणि त्यामुळे भूमिका अशी ठरवून घेतलेली वाटते मला आणि त्याच्याबरोबर येणार आपण याच्याबद्दल बोलतोय क्लायमेट फिक्शन बद्दल बोलतोय ज्याला इंग्लिशमध्ये हल्ली क्लायफाय म्हणतात आणि तो आता झाला uh, आपण uh, मराठी फिक्शनचा विचार केला तर आपल्याला असं जाणवेल की क्लायफाय या शब्दाचा जन्म होण्याच्या काही वर्षा आधीपासून मराठीत क्लायफाय होती आणि आपण अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट बद्दल बोललो की एक चांगली क्लायफाय मग अशी आधीच्या सेशन मध्ये खारीच्या वाटाचा उल्लेख हावता उत्तम आहे त्याच्या आधी आपण गेलो तर झाडा झडते आणि आपण दांडेकरांचं धरणावरचं पुस्तक आहे गोनी दांडेकरांचं आम्ही वगैरे नावाच वगैरे मलाही ते क्लायफाय होईल असं वाटत नाही पण निसर्ग त्याच्यात महत्वाचा घटक आहे असं पुस्तक आहे इथपर्यंत मला मान्य आणि त्याचं त्याच बहुधा माझ्या मते त्याचं कारण असं आहे की पर्यावरणावर मानवी हस्तक्षेपाचा होणारा त्रास आणि त्यातून निर्माण होणारे तोटे हे आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला हे खूप आधीपासून जाणवायला लागलं होतं की ते आपल्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि आर्थिक स्थितीमुळे तर त्याच्यामुळे त्याच त्याचं प्रतिबिंब मग साहित्यात आलं आणि हे आहे अवकाळी पावसाच्या दरम्यान गोष्ट बद्दल आपण स्पेसिफिकली बोलायचं झालं था तर एक अवकाळी पाऊस होतो आणि त्या त्यातून एका परिवाराला काय भोगायला लागतं आणि ह्या विषयावरची ती कादंबरी आहे आणि अ त्याचा त्याचा त्याचा संबंध म्हणजे त्या, त्या पूर्ण घटनेचा ट्रिगर हा जरी अवकाळी पावसात असला तरी जसं जसं आपण वाचत जातो तसं तसं आपल्या लक्षात येत जातं की याच्यामधला मानवी हस्तक्षेप किती महत्वाचा होता आणि एका अर्थाने हे आपलंच आपण आहे ओढवून घेतलेलं आणि आता विंकर होते की ते आता त्याचा पुढचा भाग लिहित तर ते फार फार चांगलं इव्हन क्राफ्टच्या दृष्टीने अवकाळी पावसाच्या ऐवजी जसं निसर्गापासून येणार तुकडे पण म्हणताय थोडंफार ते जी मलिकांची कविता आहे ना ती आ, किती कधी वर्ष आणत चंद नाही गेलो आणि तो तळाची भार वगैरे तर ते जे तुटले पण आहे ते म्हणजे जसं परत हे आपल्या शहरीकरण महाराष्ट्राचं अधिकृष्ण वगैरे ते अशी तुकलं जातं तर ते तिथे ते कुठेतरी म्हणजे ती नाळ तिची जाते साधा दन क्लायफाय हा म्हणजे फारच आधुनिक आधुनिक आधिन, वगळीकरण सहत मी नंदनची सहमत आहे पण तरी कुठल्याही प्रकारे विचार केला तरी हा एक वेगळा आणि अद्ययावत आजचा म्हणता येईल अशा प्रकारचा याच्याबद्दल शंका हो आणि निसर्गातला अनप्रेडिक्टेबिलिटी मोठा रोल प्ले करतो शार्ताने मला ह्याच प्रकारचं दुसरं एक पुस्तक फार महत्वाचं वाटतं नंदाखऱ्यांचं उद्या जे डिस्टोपियन फिक्शन आहे एक तर त्याच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने प्रयोग आहेत म्हणजे फक्त गोष्टी गोष्ट करत जात नाही तर ते मध्ये संकल्पना स्पष्ट करण्याकरता काही टिप्पण लिहितात काही निबंध लिहितात त्यांचे ते अर्थ समजावून सांगतात आणि मग हा गोष्टीकडे परतात निर्निराळ बोलिंगचे प्रयोग आहेत म्हणजे नॅरेक्टर एकच नाही तर वेगवेगळे लोक काहीतरी सांगत कधी तृतीय पुरुषी आहे कधी असे प्रयोग आहेत आणि नंदा करायची स्टाईल म्हणजे नांगरल्या विण भुई हा आती से उत्तम म्हणजे त्याला अनेक वर्गीकरणात घालता येईल अगदी, अगदी। फिक्शन आहे ऐतिहासिक म्हणायला गेलं तर कशा प्रकारची फिक्शन आहे आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हाच प्रयोग आहे की एक कथानक असतं आणि मग एक त्याचा कथानच बाळीला भाग असतो मला अनेक अर्थाने ती आधुनिक होत वर्गीकरणात बसणारी पण वाटते म्हणजे ते कुठल्या तरी एकाच जगाबद्दल आणि त्यातल्या एका व्यक्तीबद्दल बोलत नाहीये तर ते दोन निर्निराळी जग एकत्र आणताहेत आणि त्याचा अर्थ काय लागतो हे वाचकावरतीच सोडून देतात ते मला फार फार इंटरेस्टिंग मी नागरला विणबोईबद्दल बोलते आत्ता आणि उद्या आ, हे मराठीतलं तर डिस्टोपियन फिक्शन असल्यामुळे आणि त्यातल्या विशेष करून फिक्शनचा पारंपरिक ढाचा सोडून देऊन त्यात सरळ मध्ये निबंध आणल्यामुळे ते मला फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचं वाटतं आणि म्हणजे आपण जे म्हणत होतो मगाशी आपण मगाशी जे म्हणत होतो की, की लेखकाच्या पहिल्या पुस्तकामध्ये त्याच्या आत्मचरित्राची झाक दिसते आणि नंतर हळूहळू ती त्यातलं ऐवज आटत जातो हे तोडलेले जे मोजके लेखक आहेत त्याच्यामध्ये मला नंदाखरांचा समावेश करायचा होतो ते इतके वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्यांनी आणि ते सगळे इतके महत्वाचे आहेत अंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची हा एक भाग नांगरला विना भू दुसरा hmm. उद्या कम्प्लिटली तिसरा मी इतकं जबरदस्त वैविध्यरुण साधून मी तसं थोडस केलं होतं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ते अलीकडे आहेत मला फारच महत्वाची कादंबरी वाटते मराठीत होय होय अलीकडच्या राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा सिंह इतक्या वेळ आठवण काढली गेली की मला साधूंना समस्कार करा सा असं वाटलं की बापरी कादंबरी म्हणून पण जबरी आहे म्हणजे वाचायला केवळ अशा हो दृष्टीने म्हणजे चांगलाच प्रवाह आहे त्याला बाकी कादंबऱ्याही त्या स्लो म्हणून चांगल्या असायच्या चित्र्या आणि परिष्कृत अशा काही कादंबऱ्या आहेत मार्क्स ठेवत नाहीत आपल्यावर पण पात्र उभी करणं जी ते नाही आहेत त्यांनी केवळ अनुभव निरीक्षण केलेली आहेत ते त्या प्रोफेशनली त्याला उभं करणं हे मला सिंहासन इतकीच मुखवटा पण खूप आवडते आणि मजा म्हणजे ती आपल्या गाण्याच्या चौकटीत बसणारी म्हणजे नव्वदच्या नंतर प्रकाशित झालेली ती पण उदाहरण की आपल्या आत्म बाहेर जाऊन पण सरस मिळाला मला एक विचारायचं होतं राजकीय कादंबरी बद्दल तर तुम्हाला कुठली तुम्हाला सगळ्यांना कुठली राजकीय कादंबरी ह्या आपल्या कालखंडात महत्वाची वाटते मला मला पटकन आठवणारं नाव म्हणजे पावणे दोन पायांचा माणूस ती अतिशय माहितीवारांची म्हणजे तंबीधुराईंची कादंबरी श्री तंबीधुराई उर्फ श्रीकांत बोजेवार अच्छा बरोबर तर त्याच्यामध्ये असा आहे की एक माणूस असतो तो आ, कसा राजकीय आणि त्याच्या आयुष्यावर भेटलेली अशी कादंबरी आहे तर ती मला अत्यंत महत्वाची वाटते तुम्हाला काय वाटतं मला तेंडुलकरांची कादंबरी एक नवाची कादंबरी आहे ज्याच्यामध्ये एका काल्पनिक शहरामधल्या राजकीय पुढाऱ्यांबद्दल आणि त्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलेली आहे ती मला फार महत्वाची वाटते पण तिच्याबद्दल फारशी चर्चा झालेली दिसत नाही असं नाही नक्कीच म्हणता येईल राजकीय अगदी राजकीय संदर्भ म्हणजे जी गोष्ट आता राजकीय नाही आहे म्हणजे जसं पात्र काही राजकीय नाहीत त्यातली जसं सिंहासांमध्ये आहे की तो मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांचं प्रचंड रोलच आहे कादंबरी हो शंभर टक्के जर नसली तरी त्यात म्हणजे कमेंट्री तर आहे नक्की त्याच्यात ती सगळी तुला निशाडी रावांस किरण तर तुला राजकीय कादंबरी म्हणशी का नाही म्हणणार म्हणजे मला तेच वाटत की शेवटी त्यातली शिक्षक आहेत ना त्यातली राजकीय कादंबरीचं माझ्या मते राजकीय पात्र तरी हवं असं मला वाटतं सिंहासून ती अट पूर्ण करत आपण मेघरापेठांच्या कथा कुठल्या काळातल्या मेघना पेठेच्या कथा साधारणपणे मला वाटतं पंच्याऐंशी ते पंच्याण्णव या काळात प्रकाशित झाले पण नातीचे तिच्या कथा फारच इंटरेस्टिंग आणि कथा तर म्हणजे त्याच्या श्रेष्ठतेबद्दल काही फार दुमत होणार नाही त्या अनेकांना खूप आवडतात आणि महत्वाच्या वाटतात पण मला नातीचे मी ही अनेकांना फसलेली वाटलेली कादंबरी पण मला फार महत्वाची वाटते अशा की तिने मी इतरत्र पण ह्याच्याबद्दल बोलले आहे की ज्याला मराठीतली अस्तित्ववादी कादंबरी असं म्हणता येईल आता ह्याच्याबद्दल पण वाद संभवतातच पण तरी आपण सात सक्कम त्रेचाळीस कोसला किंवा बाकी शून्य अमु स्वातंत्र्य अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचं जर एक जॉनरा मानला तर त्याच्यात असं एकही एक स्त्रीनी काही लिहिलेलं मला दिसलेलं नाही त्याला नातीच्या मी छेद देते आणि ती स्त्रीवाद अस्तित्ववाद याच्या सीमा मिसळून टाकते असं मला वाटतं त्यामुळे ती मला फार महत्वाची होती नंदन तू काही बोलत होता नंदन त्या तो हो नाही फक्त रीता वलेणकर त्या व्यतिरिक्त त्यांची अजून रीता वलेणकरांची असता गोखल्याची पण मला त्या वर्षीमध्ये थोडी क्राफ्ट जाणवते आणि मुंबईतल्या दंगले वेगळं ओढल्या नाही बा आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे की मेघना पेठे म्हणजे जसं नंदाखन असं जो एक प्रवास पाहता येतो आपल्याला आत्मवच्युतात त्या पलीकडे तसं होपफुली मेघना पेठेंकडनं अधिक काही वाचता यावं वाचायला मिळावं अशी आपण अपेक्षा तरी करू शकतो हो म्हणजे आमळ्याच्या गाडी किंवा हाऊस वा केला यांच्यावर काही प्रश्नच नाही महत्वाची पुस्तकं आहेत आणि त्यात मग ते असं फार फॉर्मची तोडफोड न करत किंवा प्रत्येकाअर्थी ती चौकटी मधली आहे म्हणजे तसं त्यात काही प्रयोग भाषिक प्रयोग फारसे नाही किंवा ती शहरामध्ये घडणारी आहे पण त्यात सुद्धा एक वाचनीय का म्हणून आणि एक वेगळा दृष्टिकोन म्हणून ती फार महत्वाची मला वाटतात <laughs> दोन्ही पुस्तकं आणि नातीच्या मी मला आता मी वाचली होती पण मला आता पूर्ण आठवत नाही त्यामुळे अगदी अस्तित्वमध्ये म्हणता येईल की नाही मला आठवत नाही असत पण नक्कीच म्हणजे होपफुली त्यांचं जर काही त्यांचं म्हणजे ज्यांच्या पुस्तक वाट डोळे लावून पहा वाट पहावी तसं त्यांच मला आवडतात बघी हो ना? हो म्हणेचरामीच्या नंतर काही फिक्षण प्रकाशित झाले अच्छा पण नवीन काही येणार आहे म्हणजे असं थोडं थोडं ऐकलं खरं पण म्हणे काही पक्क माहिती आणि तशा प्रकारची काही जाहिरात राईट राईट राईट तो एक सांगा ना कोणी मला हिंदूच्या पुढच्या भागांबद्दल कुतुहल आहे की ते पुढचे तीन भाव यायचे भाग घेणार नाही पेठे किंवा नेमाड्यांची काही नावायजांची पण तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत ते काय म्हणतात ते तुम्हाला वाचावंच लागत ओके तर उद्याचं असं इन जनरल म्हणजे हिंदू झालंय का उद्याबद्दल हो पुष्कळ लिहून आलं म्हणजे त्याच्याबद्दल माध्यमांमध्ये पण चर्चा झाली मला ते म्हणजे मला स्वतःला काही जणांचे बऱ्याच जणांना जेवढं आवडलं होतं ते असे माझे काही मित्र होते ते सिमिकल रायटिंग झेपत नाही लोकांना होत लो ते वाटतोदा फोडणी पण आहे आगा। आगा। उद्या एक असं वाटतं की डिस्टोपियन कादंबरीची परंपरा कशी नाही आहे मराठीमध्ये किंवा व्यतिरिक्त मला फारशी आठवत पण नाही असेल नाही तर बर्कटेश्वरचा कि ते शहरात एकदा कर्फ्यू लागतो आणि काय बर्कटेश्वर मध्ये हो काही भाग आहे असं आपण म्हणू शकतो अगदी अगदी शेवटी म्हणजे डिस्टोपियन कादंबरी नाही हा असं हे मला जवळ जवळ ब्लॅक मिर सारखी आठवण म्हणजे एक जास्त म्हणून मी आता तो अरुण हेबळेकर नावाची एक कथा लिहिणार आहे काय नाव ऐकलंय का तुम्ही मधी काही दिवाळी अंकात एक त्यांची कथा वाटली धनंजय म्हणून विज्ञान कथा ती अशीच होती की एक म्हणजे भारतातल्या एका न्युक्लिअर साईट प्रचंड मोठा अपघात येतो असं पण ती चांगली कथा होती म्हणजे त्याच कथी म्हणजे पण ती हार्ड सायन्स फिक्षण पण होती म्हणजे तो पण एक मराठीत हा म्हणजे त्याचं काही लिहिलं गेलं तरी हा ते पण लिहित आहेत अशा प्रकारची एक दखल घेणं फक्त असतं ते कधीही मुख्य प्रवाहामध्ये हे यातल्या आदंबऱ्या किंवा कथा आलेल्या दिसत नाही दिवाळी अंकातली आहे आणि त्या आय थिंक दिवाळी अंकात मोठमोठ्या कथाच असतात सगळ्या दीर्घ कथा अशा म्हणजे कादंबरी कथा लघु कादंबरी म्हणता येईल म्हणजे पन्नास पन्नास पानं जाणाऱ्या कथा असं म्हणता येईल तर ती चांगली होती आणि त्यात न्यूक्लिअर फिजिक्सचा संबंध खूप जास्त होता म्हणजे का अपघात घडला आहे किंवा कशा पद्धतीने तिथे संशोधन होतं असं तपशील म्हणजे ती एक फ्री बॉडी प्रॉब्लेम नावाची सायन्स शिक्षण लागते हार्ड सायन्स फिक्षण म्हणतात किंवा पण वाचायला लागतात आणि इकडे गेलं असं नाही मला त्याच्याबद्दल माझी टिप्पणी करायची अशी कि त्याच्यात मला स्वतःला विज्ञानातलं फारस काही कळत नाही आणि आवडतही नाही वाचायला पण तरीही पाननपान वैज्ञानिक चिखल तुडवून पण मी ती गोष्ट वाचली मला ती वाचावी लागली किती महत्वाची आहे हो एक्झॅक्टली ती गोष्ट म्हणून भारी आणि वैश्विक शब्दशा मला तोंडात बसल्या शेवटाला अगदी म्हणजे हो हो काहीतरी थोडं वेगळं वळण द्यायचंय ह्या सगळ्यामध्ये आपण ज्याला आधुनिकोत्तर कादंबरीतला नवनव कादंबरी, कादंबरी म्हणू शकू अशा कादंबऱ्याबद्दल आपण काही फार बोललेलो नाही तर श्याम मनोहर म्हणा किंवा मकरंद साठ्यांच्या काही कादंबऱ्या म्हणा ह्या मला स्वतःला माझ्याकरता हा ब्लँक स्पॉट आहे मला त्या झेपतच नाही पण मला ठाऊक आहे की आदित्याला काळे रहस्य फार आवडली होती तर मला त्याच्याबद्दल त्याला विचारायचंय की त्याला ती का आवडली मला समजून घ्यायचं पुस्तकाबद्दल हा आता कायरहस्य काय हो आवडली आता कायरहस्य बाबत आपण वाचलं किंवा पुस्तका पुस्तक वाचायच्या पुस्तकाबद्दल वाचलं तर ते म्हणजे तो तर्क वाद आणि वगैरे वगैरे पण मला मला त्याच्यामधली आवडलेली गोष्ट काय होती की आपण वाचक म्हणून कथानकाच्या फॉर्म बद्दल बोलतो किंवा त्याच्या पुस्तकाच्या फॉर्म बद्दल बोलतो आणि त्या फॉर्मची चौकट आपण मनाशी आखून घेतो की ऐतिहासिक uh, uh, कादंबरी म्हणली की ती ह्या पद्धतीने पुढे जाणार कमिंग ऑफ एज प्रकारची कादंबरी uh, म्हणली तर ती अशी असणार वगैरे वगैरे uh, पण uh, आता काळव्यवसेच्या बाबतीत काय होत की ती सुरुवात होताना अशा पद्धतीने होते अरे uh, हुडनीट आहे खून झाला आणि हे ते एक माणूस आहे तो, uh, तो प्राध्यापक अजित देव जर वाटतं त्याचं नाव की आ, आ, आ, आ, ना तो येतो बिरा देतो आणि म्हणतो की हे आहे कोण आणि मग ती कादंबरी पुढे जायला लागते आणि आपण असं त्याच्या फॉर्म मध्ये हुडन इटच्या फॉर्म मध्ये आपण असे घट्ट बसून घेतो की हा चांगला आता आपल्याला काहीतरी ह्या पद्धतीचं वाचायला मिळणं म्हणजे आता कदाचित ही अपेक्षा ठेवायला नको होती मकरांसाठ्यांच्या नावा असून पण पण तसं आपल्याला सुरुवातीला वाटतं आणि मग नंतर जशी जशी ती कादंबरी पुढे जाते तेव्हा असं आपल्या हळूहळू लक्षात यायला लागतं की अरे हे फक्त एक वरवरचं आवरण होतं आणि अॅक्च्युली खरंतर या लेखकाला ह्याच्यात ना काहीतरी वेगळंच चांगलं येतं आणि ते वेगळं काय आहे त्याच्या त्याच्याबद्दल अनेक अर्थांनी बोललं जाऊ शकतं पण त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट आहे की त्या कादंबरीतली कादंबरीतली जवळजवळ प्रत्येक कादंबरीतलं जवळजवळ प्रत्येक पात्र कुठली ना पोज घेऊन वावरत असतं आयुष्यात की एक काहीतरी त्यांनी एक पोज घेतली की या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीकडे बोलायचं की या पद्धतीने जगाकडे बोलायचं असं आणि मग हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा त्याच सणाला जवळजवळ आपल्याला हेही लक्षात येतं की अरे याचा जो रहस्य कथा हा फॉर्म होता ही लेखकाने घेतलेली पोज होती आणि <coughs> हे अशा प्रकारच्या हे घडताना बघून आपल्याला मग त्या कादंबरीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज भासते म्हणजे मला आठवतं काळे रहस्य मी साधारणपणे सत्तर पंचाहत्तर टक्के वाचले आणि हे जेव्हा महाराष्ट्रात आलं त्यावेळेला मी एका पॉइंटला परत पाठीमागू गेलो आणि ति, तिथपासून परत वाचायला सुरवात केली असे mm. असा असा हा जो प्रकार होता की आपण मग अशी चौथी तो दिनंत तोडण्याबद्दल वगैरे बोललो पण ते खूपच ओपन असतं आणि हे इतक्या सटल झालं इतक्या इतक्या हलकेपणाने आणि नाजूकपणाने झालं की मला ते फारच आवडलं की म्हणजे ही नवनवं फिक्षन किंवा आधुनिकोत्तर फिक्षण जे आपण म्हणतो आहोत तर त्याच्यामध्ये वाचक हा देखील एक पात्र असतो हे ढोबळ मानाने झालं पण अशा प्रकारची गोष्ट की ज्याच्यामध्ये त्या वाचकाला वाटतं की आपण काहीतरी वाचतो आहोत पण ते प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच निघतली खूप आवडलेली गोष्ट होती नुद। नुद। मला काय काय रस्ते पुन्हा वाचिन सांगतात मला काही वाटलं नाटक म्हणून जास्त चांगलं झालं असत म्हणून ओके मग स्वतः मकरंद देशवाडे नाटककारक म्हणताना हे अगदीच शक्यत आहे कारण मराठी नाटकांमध्ये फारच प्रयोग होतात तीन म्हणजे नाटक म्हणूनच त्याच्यात बऱ्याच गोष्टी नीट लिहून करतात म्हणजे सरताजिंग मराठी अजून ती फारच जिवंत गोष्ट आहे म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा एकांधा आपला सहभाग पाहिला की आपल्याला असं वाटत की म्हणजे आता कल्याणात चालू होत्या मध्ये म्हणजे की नाटकं आणि ते ग्रुप त्यांची एनर्जी फारच वेगळी असते आणि येतात नव्या नव्या संहिता त्यांच्याकडे आणि त्यात असतात असं नाटक येत आहे कदाचित आपल्या नाटका करता एक वेगळी चर्चा करायला लागेल हो हो नाही नाही मला असं वाटत कारण थोडस हे करतो की ज्यात अनेक समांतर गोष्टी आहेत पारंपरिक संगीत नाटकं ते आता नवीन नवीन होणारे प्रयोग ते मुंबई पुण्यापरी तरी वेगळी नाटकं वगैरे वगैरे पण म्हणजे ऑबियस आहे पण म्हणजे नाटक नाटकची थोडीफार समूह क्रिया आहे ती थोडीफार ऑरगॅनिक प्रक्रिया अशी आहे वाचन म्हणजे तसं म्हणत की पुस्तक घ्या वाचा आणि मागे ट्रेफा लिह अशा एनिवेज लोता लोता या नंबरचा त्याच त्याच्या असं होतं की जसं आपण नाटक किंवा चित्र पाहतो त्यासाठी प्रक्रिया असते ती फार थेट असते थे। थे थे। तुम तुम की तुम्ही पाहताय तुम ते तुम्हाला भेटतंय पण वाचनामध्ये असं एक अडचण येतो कि मी तुम्ही वाचता तुम्ही त्या कागदावरच्या चिन्हांचा अर्थ लावता आणि मग तुम्हाला पुढे काय ते कळत तर म्हणजे एक त्यामुळे हा हे कायम वाचून कायम एक एक पाऊल मागे राहणार की म्हणजे हो हो, तुम्ही कुठेही बसून वाचू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या स्थळाची किंवा अवकाशाची गरज लागत नाही काही सामग्रीची गरज लागत हो हो पण म्हणजे हे ज्याला ऍक्वारे म्हणाल तसं आहे ते एक्झॅक्टली ते थोडस म्हणजे तुम्हाला आहात तिथून त्या मेंटल स्पेस मध्ये घुसण्यासाठी लागणारी जी काही मानसिक ऊर्जा आहे ती प्रत्येका बरोबर काय काय दोन तयारी करून वाचक म्हणून एक प्रकारे कुठलंही वाचन अॅबस्ट्रॅक्शन असतं त्या अक्षरांमुळे तुम्हाला त्या ऍब्स्रॅक्ट जगात जायला लागत बरोबर नाही मी एवढ्या मुद्दा मांडला की प्रयोगशीलता किंवा असं नवीन नवीन येत राहणं यादृष्टीने जर तुम्ही एक नाटक आणि पुस्तक मराठी दोन्ही बघून अशी एक बरोबर हे नाटकातले प्रयोग फारच अफाट आणि त्यात अधिक क्षीणता जाणवत नाही उलट वाटत की इतकी एनर्जी येते आणि कल्याण जवळची छोटी छोटे शहर आहेत किटवाडा अंबरनाथ तिथन गट उभे राहत आहेत नवे नवे करणारे कल्याण आताच चार पाच मोठे ग्रुप आहेत नाटकांचे हो आणि अलीकडेच लोकसत्तेच मला वाटतं राज्यस्तरीय स्वतः चालली होती आता त्याचं असं वगैरे सगळा विषय आहे की त्यांना पुढे संधी वाटू शकते टीव्हीकडे जायची हे ते आणि त्यात त्यांचं पण माझा संपर्क आल्यामुळे मागच्या एक दोन वर्षात मला थोडस की त्यात काही इ... म्हणजे उलट काळाला असं वाटतं की ते खूप जास्तच प्रयोग करतात नाटक मागे राहून ना अनेकदा ते असे प्रयोग किंवा त्याचे ते ते अधिक फोकस असतात म्हणजे तुम्हाला अनेकदा असं वाटतं की आपल्याला क्षय नाही सुरू केलं की का बायदे आपण एका पुस्तकाबद्दल बोललो नाही आणि बोललं जायला पाहिजे असं मला वाटतं कुंडलकरांचं कोबाल्ट ब्लू त्याच्यावरती आता नेट फ्लिक येऊ घातली आहे तर ते पुस्तक रचनेच्या दृष्टीने पण मला इंटरेस्टिंग वाटतं आणि आशयाच्या दृष्टीने पण त्या अर्थात थोडं बोल्ड आहेत त्यामुळे ते आणि माझ्या आदित्य काही निंदन मी उल्लेख केला होता आधी एकदा की सुमेध वडावाला इज बुक म्हणजे त्यांच्या ज्या कथा आहेत दिवाळी अंकात त्यातनं ना मला असं वाटतं की कोबाड ब्ल्यू सारख्या विषयाला वाचायला मला तयार केलं तो तो होतं थोडंसं सॉरी हा पंकज बोलला होता बरोबर म्हणजे त्यांचं पण आहे आता ते लिहितच नाही कथा असं काहीतरी पंकज पण त्यांच्या कथा वेगळ्याच होत्या म्हणजे त्यावेळेच्या ह्याच्या समलिंगी संबंधाबद्दल बाकी कोणी बोलत होतं कथामधूनच मला नाही वाटत ही वॉज दर्सन कोबाड निश्चितच वेगळी होती म्हणजे केवळ त्यातली समलैंगिकता असं नाही त्याच्यात जी काही एक मागण्याची पद्धती असते आणि त्या दोन्ही लैंगिकता दोन्ही पद्धतीने आलेली आहे ना म्हणजे बाय सेक्शुअल आहे तो जो त्यातला प्रो म्हणून जो कोण कॅरेक्टर आहे आणि त्याची बहीण आणि भाऊ त्या दोघांमधलं हे ते वेगळ्याच प्रकारचं असं आपल्याला कल्पनाच करता आली नसते सगळे लिहिलेलं आहे आणि म्हणजे या सगळ्या खेरीज मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय रादर मराठी शहरी सवर्ण घरांमधलं जे काही एक प्रकारे आपण ज्याला ढोंगी म्हणू शकू असा प्रकारचं जे वातावरण आहे त्याला ती फार धारदार प्रतिक्रिया होती म्हणजे एकाच वेळेला त्याचा प्रचनेचे तरस्था प्रयोग होते त्याच लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलणं होतं आणि शिवाय सामाजिक भाष्य पण होतं त्यामुळे ती मला फार इंटरेस्टिंग वाटते अगदी मला मै, कोबाइ ब्ल्यू मध्ये सगळ्यात लक्षवेधी वाटणारी गोष्ट ही समलैंगिकता नसून हे त्या कुटुंबातले जे अंतर्गत राजकारण आणि ताणेबाणे ते, ते सगळ्यात जास्त मला आवडलं आणि इनफॅक्ट म्हणजे आपण दोन भाग आहेत ना त्याच्यात की पहिल्यांदा तो बोलतो आणि मग नंतर त्याची बहीण त्याच जवळजवळ त्याच घटना नॅरेट करते आणि त्यावेळेला आपल्याला जाणवतं की आपल्या एखाद्या माणसाच्या दृष्टिकोनावर त्याच्या राजकारणा कुटुंबा अंतर्गतच्या राजकारणाचा एकंदर कसा प्रभाव पडलेला असतो कारण एकाच एकाच घटनेची वर्णन थोड्या वे वेगळ्या पद्धतीने येतात देट हो तर <laughs> आणि शिवाय त्याच्या भाषिक प्रयोग पण आहेत मनेत। म्हणजे त्याच्यात पुनरावृत्तीचा इतका सुंदर वापर केलेला आहे की गाण्याचं कडवं येतं मग ध्रुप देतं मग पुन्हा कडवं येतं मग पुन्हा तेज ध्रुप देतं ही जी लय असते ती त्यातल्या निवेदनाच्या अनेक तुकड्यांमध्ये साथळी मला जाणवते ती मला फार आवडलं बायदेबाई आपण आपल्या काळाची मर्यादा ओलांडलेली आहे पण आपण ह्या oh. सेशन समारोपाकडे जाण्यापूर्वी आपण हिंदूचा फक्त उल्लेख केला आणि आपण त्याच्याबद्दल काहीच तसं म्हणणा तसं विस्ताराने बोललेलो नाही तर मला नंदकला प्रश्न विचारायचा कि तुला हिंदू महत्वाची का वाटते आणि त्याच्यानंतर आपण हे सेशन थांबवू हिंदू था एक जो पट आहे प्रचंड मोठा पट आहे जे पाकिस्तान पासून ते उत्तर मराठा मराठवाड्यापर्यंत ती कवित घेत एका अर्थी त्यात जी नेमऱ्यांची गुणवैशिष्ट आधीपासून होती कोफलामध्ये किंवा त्यांच्या जू बिटाळ जरी ती पण त्याच्यामध्ये येतात भाषिक प्रयोग मला थोडे जे डायरीमध्ये आहेत कुसलाच्या त्यातले काही तुरक तुरळक आहेत तोटक तोटक आहेत पण आहेत त्याच्यामध्ये होतसा ते बोलणं किंवा जी आ, आ, आ, उत्तर महाराष्ट्रातल्या अहिर आणि अन्य बोली आहेत त्यांचा प्रयोग आहे एक दस्तायवधीकरण म्हणून सुद्धा ती मला महत्वाची वाटते की ते बरंच जे लुप्त होत जाणार उत्तर महाराष्ट्रातलं जे जग आहे किंवा जी ग्रामीण व्यवस्था आहे ती आहे आणि जो एक शेतीमधला आणि लिख, जे हाताने काम करणारे विविध मसिल जीवी म्हणजे लिहून जाणारे त्यातला जो एक सनातन सगळं आहे अर्थव्यवस्था आपली शेतीचा चांधा बदलून सर्विसेस कडे किंवा शहरी प्रायोरिटीजकडे बदलते तरी त्यात त्यांनी जरी ते केंद्रभाग ठेवलं नसलं तरी तो एक महत्वाचा मुद्दा त्यात ते मान म्हणजे त्यात पण येतो म्हणजे खंडेला समोर जो पेच उभा राहतो की आपण पेच रिजॅक्ट केली ते करावं का शेती सांभाळावी तुम्हाला महत्वाची वाटते आणि एकंद दमसाफेळाव विस्तीर्णपट या गोष्टी त्याच्या तुरळक आणि अजून एक मुद्दा ते फक्त व्यक्ती किंवा फक्त याच्यामधला काहीतरी दृष्टी पण पकडतात असं मला वाटतं की एक संस्कृती एखाद्या भाषेवर कवीच जॉन डन मला वाटतं की नो मॅन इज उन आयलंडची कविता आहे म्हणजे व्यक्ती केंद्रित जरी आपण होत चाललो असलो तरी म्हणजे हिंदू जी सर मिथळ असलेली पाच हजार वर्षांचा वारसा असलेली त्यात मग शक मुा द्रविड सगळे चालेल झालेली जी एकंदरीत समाजव्यवस्था समाजव्यवस्था समृद्धली तर त्या सगळ्याला अनिष्ट त्याचा जो माबोबा घ्यायला तसा घेतला गेला पाहिजे म्हणजे आपली जो आपला जो कप्पेबंद पण हा उचललाय आपली ओळख म्हणजे जाती जात म्हणा भाषा म्हणा किंवा आधुनिकोत्तर म्हणा किंवा आपली जी पाणीबंद कप्पे चाललेली आहे गोष्टीची तिच्या दुसऱ्या बाजूला जाऊन म्हणजे उदाहरणार्थ एलजीबीटी किंवा फिक्षण किंवा अजून कुठला उपप्रकार म्हणता त्याच्या विरुद्ध जाऊन ते एक मोठा पट ते कवेत घेऊन पाहतात मर्यादा आहेत त्रुटी आहेत पण तो एक असं ज्याला ज्याला टेन थाउजंड फीट विजन म्हणतात आणि मर्यादांचा सारा काही कब्येत घेऊ पाहणारा प्रयोग होऊन तो नक्कीच महत्वाचा या पण सेशनमध्ये फारच मजा आली आणि आपण खूप नावं पण मिस केली तसं मला दिसतंय जसं की किरण गुरुवार जुगाडबद्दल बोलायला मला आवडलं असतं बाळूच्या अवस्था काय काय पण लग्न वाईट वाटणं कमी आहे कारण मुळात त्याच्याबद्दल माहिती खूप आहे लोकांना ऐकणार आहेत जे पॉडकास्ट त्याच्यात पण अनेकांना नवीन ते नाव कळू शकलं तर मलाच नाव नवीन कळलं आपल्याला कारण त्यांची वारत महत्वाची आहे अलीकडे ती घेऊया बोलूया ओके सो बाळूच्या अवस्थान करण्याची डायरी नावाची त्यांची जी अगदी अलीकडे आलेला कथासंग्रह आहे तो मला फार इंटरेस्टिंग वाटतो म्हणजे तो, आ, तो एका प्रकारे तो ग्रामीणही नाही तो शहरीही नाही आहे तो त्याच्यामधलं काहीतरी आणि बदल काळाचं स्पंदन टिपणार भाषिक प्रयोग तर त्याच्यात आहेतच आणि अतिशय रंजक आहे म्हणजे एकदा तुम्ही सुरू केल्यानंतर संपेपर्यंत ठेवू शकत नाही त्यामुळे ते सगळ्याच अर्थाने अतिशय कोसलाचा भाष होतोच म्हणजे खेड्यातून गावाकडे येणार किंवा त्या वयातल्या तरुण पुरुषाला जे वडला मजूर जाणवत म्हणजे थोडाफार ईर्षा किंवा मत्सरक्षा त्यांच्या पडण्याची धडपड वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणि कोसला कोसला प्रभाव जाणवत म्हणण्यापेक्षा मला ते कोसला शैलीतलं पुढचं पाऊल वाटतं इतकं ते मला महत्वाचं वाटत एनिवे मला वाटतं हो। anyway, आपण पुष्कळशा महत्वाच्या पुस्तकांबद्दल बोललोय आपण इथे थांबायला हरकत नाही पुढच्या okay. सेशनमध्ये आपण बाह्य घटकांच्या प्रवाहाबद्दल बोलू शकू मला त्याबद्दल पण बोलण्यात इंटरेस्ट आहे पण आपण तूर्त थांबूया ओके okay. थँक्यू बाय